शुद्धीचे सारोणी भरिएली पाळी भरडोनी ओंगळी नाम केली आडसोणी शुद्ध करी ओ साजनी शिद्ध का पापिनी नाशिपाई धड उगटिली नवता नाशिले जगजोडी, सुपीतोची सुपी तोची, सुपी तोची आही तुझ ते दैल्या जेवण जैसे तैसे सुपी संगो घेई धड कसा धड़ी नासकेला, केला दळी तादळी तुझ कान कळी काय गेले डोळे कान तुझे सुपीतोची ओज ओझ न करिता सास पडशीस तुका म्हणे शुद्ध करून ठेवलेले दळण जात्याच्या पाळीमध्ये भरून ठेवले हे ओंगळ आहे किंवा वाईट असणारे वाई प्रभूच्या नामाने भरडून काढलेले आहे हे सखे आता तु हे नीट कर स्वच्छ करू नको जो पर्यटन पा नहीं तो निर्लज तू सर्व नाश कर जो पर्यतः दलन सुपा आहे तो, सुपा आहे, तो जीव देहा है तो पर्यत तुझी सत्ता है मात्र दळण संपल्यानंतर कर्मगतीप्रमाणेच तुला त्याचे भोजन रूपाने फळ मिळणार आहे हे दळण सुपात आहेत तोपर्यंत त्याची संगत धरून तू त्याचे नीट रूप ओळखून घे नाहीतर हे गदरे या मनुष्य देहाचा तू फुकट नाश करून टाकशील या देहात्म बुद्धीचे दळण दळतानाच अनेक वेळा मग जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तुला सापडावे लागेल हे तू नीट ध्यानामध्ये ठेव तुझे कान आणि डोळे गेलेले नाहीत ना जोपर्यंत हे दळण सुपामध्ये आहे म्हणजे जोपर्यंत देह कायम आहे तोपर्यंतच तू त्याची नीट काळजी घे पूर्णपणे लक्ष देऊन तू याला नीट जप नाहीतर अनेक जन्माच्या कोपऱ्यात तू वीज पडून राहशील सुख सांगू काई मानवीत साई बाई तुझ शुद्ध ते वळण पावी डोलविता निवे अष्टांगते शुद्ध हे जेवितात अल्पच्या इंधन बुडाला गे शुद्ध त्याचा पाकू सुचित चांगला अविततयाला नाश नाही तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा व्रतार वेगळा नकरी जीवे शुद्ध हरी नाम रूपी दळणाचे सुख कसे असते हे तुला मी काय सांगू हे सखे भाई हे दळण अंगाला फार मानवते फार पोषक असते शुद्ध धळण लवकर संपून जाते दळताना जर अंग हलवले तर अष्टांगे या दळणापासून तयार झालेल्या ब्रह्मरसाचे शुद्ध भोजन केले तर तनु आणि मन शांत होतात हासा स्वयंपाक करण्यासाठी अंतकरण रूपी भांड्याच्या बुडाशी थोडी विवेक वैराग्याची लाकडे पेटवावी लागतात मग तो स्वयंपाक चांगला आणि मनोज्ञ अशा प्रकारचा होतो ते अन्न कधी विटत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा शुद्ध धळणापासून तयार केलेला स्वयंपाक सर्व संतांना आवडतो आणि हा स्वयंपाक पाहूनच आपला नवरा जो भगवंत श्रीहरी तो इतका संतुष्ट होऊन जातो की तो आपल्याला कधी मनापासून करीत नाही उपजो निया काला खाऊ दही बहू वै तो वैसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी सुखी घालू हुंबरी तू का म्हणे वाळवंट बरवेट उत्तम अरे या जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला यावे परत परत जन्म घ्यावा आणि सारखा सारखा जरी जन्म घ्यायला लागला तरी सुद्धा काही हरकत नाही पण हा काला आणि हा दहिबात आपण मोठ्या प्रेमाने खाऊ कारण वैकुंठ लोकात हे सुख प्राप्त होत नाही काल्याच्या घासाचे सुख त्या ठिकाणी कुठून असणार हे घास आपण एकमेकांच्या तोंडात देऊ आणि मग सुखाने हुंबरीचा खेळ खेळत बसू तुकाराम महाराज म्हणतात असा हा काल्याचा खेळ खेळायला हे वाळवंट फारच अतिउत्कृष्ट कृष्टानी चांगल्या दर्जाचा आहे याल तर या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला तुका मे सांडा घाटे तेने नका भरू पोटे गोपाल हो, तुम्हारा जर या सर्वजा पाठीमागन ताबड़ो पिया आज मैं तुम्हारा का प्रसाद पुरेपुरे मनाल इत पर्यत पोटभर जेव घल पी पाय न वाजवता हड़ूह चला कुका शब्दाने सुधा बोलू ना तुकारा महाराज मनत सर्व फुलकटे सोडून द्या त्यांनी काही तुमचे पोट भरणार नाही जे सारव आहे त्याचाच शोध घ्या मी वरील वारी दोही कडे मुख पसरवणी गडी वाहाती त्या धारा घ्या रे दोही कोपरा तुका म्हणी हाती टोका अधिक उने गोपाळानो गोपिकाने शिंके फार उंच लावले असून त्यावरचे दुधाचे भांडे करता एकाच्या उभे रा। तुम्ही राहा मग मी तुम्हाला मुख पसरून उभे राह रे हे पहा आता भांडे काढलेले आहे आणि माझ्या कोपरापासून दुधाच्या धारा वाहत आहेत त्या तुम्ही प्राशन करा तुकाराम महाराज म्हणतात की गड्यानो माझ्या हाताकडे लक्ष द्या मी कोणाला कमी अधिक पडू देणार नाही पळाले ते भ्याडू त्याशी येथे झाला नाडू धीत घेती धनिवरी शिंकी उतरितो हरी आपुली आमती पडली विचारिती रीती तुका म्हणे घ्यारी पया कै पावालो या याथायम अरे जे गोपिकांना भिनारे होते ते पडून गेले त्यांना मात्र गोरसाच्या लाभांविषयीच प्रतिबंध निर्माण झाला हरी शिंकी होता, धीट होते, ते पोटभर पिऊ लागले आणि अंतरले तुकाराम महाराज म्हणतात भगवान म्हणाले तुम्हाला माझ्या हाताने गोरस पिण्याचा योग कधी येणार नाही ना तरी तुम्ही आज पुष्कळ गोरसाचे सेवन करा धाले मग पोटू केला गड्यानी बोभाट ए रे रे नारायणा ना। बोलो बोलण्या खुना खांद्यावरे भार। तीशनती शती बहु फारू तुक दातारे नेली सुखी केली पोरी सर्वांनी मनसोक्त दही दूध खाऊन झाल्यानंतर सर्व गोपाळ संतुष्ट झाले आणि मग त्यांनी प्रभूच्या नावाने एकच आरडाओरट करायला सुरुवात केली ते म्हणाले की नारायणा हे भगवंता तुम्ही आता या ना लवकर या काही न बोलण्यासारख्या किंवा ज्यांचे वर्णन करता येणार नाही अशा काही गोष्टी बोलू नका हो ज्यांच्या खांद्यावर मी पणाचे ओझे फार झाले आहेत त्यांना फारच शीन झालेला असतो तुकाराम महाराज म्हणतात या भगवंताने आपल्या जे गोपाळ नेलेले होते ते सर्व सुखी करून सोडले पाहाती गौडनी तव पालती दुधानी केली खरे, त्या नवे दुसरी सवे तुका दुसरा दिवस उजाळल्यानंतर हो गोकुळातील सर्व गवळणी उठून पाहतात तो दुधाची सर्व बांडी पालटी झालेली आहेत असे त्यांना दिसून आले आणि त्या, त्या म्हणू लागल्या की आज त्या चा नंदाच्याच पोराने चोरी केलेली आहे शिवाय या दह्या दुधाची ही अशी नासाडी दुसरे कोणी करू शकणार नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याच दुर्गुणी किंवा अतिशय गुणी वा गुणाटीत अशा नंदाच्या पोराने गोपाळांचा मेळा आणून हे कर्म केले असावे आता करू दोघा धरून मारू मग टाकीती हे खोडी तोंडी लागली ते गोडी बोलावी तू देवाडियांचा गवळनी अशा म्हणू लागल्या की आता आपण असे करूया या श्री कृष्णाला आणि त्याच्या साथीदाराला दोघांनाही धरून चांगला चोख देऊ तेव्हाच त्यांची ही अंगात मुरलेली खोड मोडून जाईल आणि त्यांची ती ते सवय नाहीशी होऊन जाईल त्यांच्या तोंडाला या दुधाची चटक लागलेली आहे ती दूर होईल त्यांना या आपल्या घरामध्ये कोंडून ठेवूया हृदयामध्ये बंदिस्त करून ठेवूया न बोलताच बुद्धी जागी ठेवून त्याला त्या भगवंतास आणि त्याच्या सवगण्याच्या मेळाव्यास बोलवावे आणि त्यांना शिक्षा करावी असे त्या गवडणी ठरवली गडी गेली रडी का हांडोने दिस चढी आम्ही न खेळू न खेळू आला भाव तुझा कडू नसहावे भारू बहु लागतो उशीरू तुकाला रागे येऊ नेदी मागे मागे यमुनीच्या तीरावर खूप वेळ खेळ खेळल्यानंतर मग सर्व गोपाळ संंगडी सा रडकून साले, आणि चिडून गेले आणि ते म्हणू लागले की अरे कान्ना तू आमचा डाव चढूच देत नाही तूच नेहमी कसा काय रे जिंकतोस आम्ही इथून पुढे तुझ्याशी काही खेळणार नाही तुझी लबाडीची भावना आमच्या पूर्णपणे लक्षात आलेली आहे आम्हाला या तुझ्या दावांचे ओझे सण होत नाही रे आणि आता आम्हाला उशीर सुद्धा झालेला आहे तुकाराम महाराज म्हणतात असे म्हणत हे गोपाळ रागा रागाने पाठीमागे निघून गेला हरीला आपल्या मागे येऊ सुद्धा दिले नाही येनी ती मांडिला खेळू म्हणे गोपाळ गडियासी हाल महा हाल मांडा वाऊगी सांडा मोकळी ना, ना वजेरडी मग कोणी तू का म्हणे कान्हू चांदळया जिंके तो करी आपुला खेळया यमुनीच्या तीरावर भगवान गोपाळ कृष्णाने खेळ सुरू करून आपल्या संघटना तो म्हणाला कि चला रे आपण मोठा खेळ खेळूया आणि त्यासाठी डाव मांडूया विनाकारणाचा आपण काळ व्यर्थ का घालवत आहोत नावे ठेवून गडी वाटून घ्या म्हणजे कुणाला रडी करायला जागा मिळणार नाही आणि त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात या कानोबाने काम क्रोध रूपी सेळा तांदळाची ओली सुखी करून त्याने डाव जिंकला आणि त्याने आपला खेळ सुरू केलेला आहे <laughs> बळी डाई पडे हरी बुद्धी करी शहाणातू मोकळेवा खेळू द्यावी समभावे सापडावयाळा सापडती तुका म्हणी धराठाईच्या ठाई मिठी जेवी पायी घालून या श्री हरीला पकडण्याचा मोठ्या बळाने प्रयत्न करावा तर तो अजिबात सापडू शकत नाही बुद्धि कौशल्यपरुन जोड़ी शाह कृष्ण निष्ठू सुधा जो कायम ऐसा सापड़े कायम ता अपने हत मधे राजत नहीं तुकार महाराज मनता जागरूक पकड़ा पायापाशीच जीवानी मिठी घालून राहिले पाहिजे जीव शिवाच्या मांडून हालाव अहम सोहम दोनी भेडती भलाव घाली सुचु तू पाही आपणाशी पाही बळीया तू तु मागिला तुटी पुढील खेळया तो हाल संभाळी भूम घाली तो पडी पाताळी बळीया गांढ्या तोची खेळी दमपुरे तो वेळोवेळा खेळी हाता पडे तोची ढांगू दमपुरे तो, दम तो खेळया मागे पुढे पाहे तो जिंके हाती पडे तोची आधार आपल्या बळे खडे रे भाई गडियाची सांडोणी सोयी तुका म्हणे खेळया जिकडे पडे त्याची सवे जीवशिवाच्या या डावास मांडून अहम आणि सोहम या भिडूनची गाठ पडलेली आहे हे दोन गडी आता सुतूतूचा मांडून फिरून फिरून पाहू लागलेले आहेत एखादा बलवान गडी मागील गड्याची कमतरता पुढल्यासाठी भरून काढत असतो एखादा गडी डाव सांभाळतो आणि दुसरा एखादा पडून जातो तो, तो धरणीवर पडून राहतो जो गडी चांगला दनकट आहे तोच तो शेवटपर्यंत खेळू शकतो आणि ज्याचा दम दीर्घकाल पर्यंत पुरेल तोच खूप वेळ पर्यंत खेळू शकेल एखादा गडी हातामध्ये सापडला असे वाटते परंतु तो, तो, तो टांग मारून कधी निष्टून जातो ते कळत होता नाही कारण त्याचा दम भरपूर असल्यामुळे त्याचा खेळ चांगला होतो मागे पुढे पाहून अवधान राखून सावधानपणे जो खेळतो तोच खरोखर जिंकतो जो गडी हाती आलेला असतो तोच आधार वाटत असतो इतर गड्यांची सोय सोडून आपल्या बळाने आपल्या शक्तीने एखादा गडी, खेळ खेळत असतो महाराज म्हणतात असा मी खेळया गडी नाही मी ज्याच्या बाजूला राहीन त्याचीच बाजू राखीन अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळको नंदा घरी नवल केवढे केवढे न कळे के कानोबाचे कोडे पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडि घेतील म्हणे नटधारी भोग भोग न ब्रह्मचारी अरे ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे सामावलेले आहेत तो हा बालक भगवान श्रीकृष्ण या नंदाच्या घरामध्ये रांगत आहे हे केवढे नवल आहे या कानोबाचे कोडे काही कुणाला उलगडत नाही ज्या भगवंत कृष्णाने सर्व पृथ्वीवरील लोकांना पूर्णपणे तृप्त करून सोडलेले आहे त्याला माता यशोदा मोठ्या प्रेमाने घास भरवित आहे सर्व विश्वाला व्यापून राहणारा हा कमलापती भगवान श्रीकृष्ण पण गवळणी याला कडेवर घेऊन गोकुळामध्ये फिरत असतात तुकाराम महाराज म्हणतात हा श्रीकृष्ण म्हणजे अनेक प्रकारची नाटकी रूपे धारण करणारा नाटके आहे अनेक प्रकारचे विविध भोग भगून हा भगवान श्रीकृष्ण पुन्हा शेवटी ब्रह्मचारीच आहे कृष्ण गोकुळी जन्मला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघरु प्रेम नाम वाचे गाती सदा आनंदे नाचती तुका म्हणी हरती दोषू आनंदाने करीती घोषू गोकुला आज भगवान श्रीकृष्णा जन्म है केवड़ी आनंदा गोष्ट मुष्ट लोक अंगा थरकाप उड़ा लेला है या श्रीकृष्णा अवतार होता सर्वत्र घरोघरी आनंदी आनंद, आनंद निर्माण है लोग मोटा प्रेमा ने तोड़ काड़ू लगे हैं आनंदा ने नाचू लगे बागड़ू लगे हैं तुकारा महाराज मनत या श्रीकृष्णा नाव घेता घोष करता आपले सर्व प्रकारचे दोष नाहीशी होऊन जातात मेळवणी सकळ गोपाडू काही करीती विचारू चला जावू चोरू लोणी आजी घेऊ चंद्रधनी वेळ लावेला जुनी एका करिता गडहू वाट काढली गोविंदी मागे गोपाळांची बांदी अवघाची वावरे कळो नेदी कोणा फिरी घर पाहुणी एकांताची एक नवविधा नवनिताची घे आपण भीतरी पूर्वी मातुलियाचा हरी बोलो नेदी म्हणे स्थिरू, खुनादावी खारे जो गावल्यावरी, तुका करी तो चाकरी भगवान श्री कृष्णानी सर्व गोपाळ एका ठिकाणी जमा करून त्यांनी काही एक विचार केला आणि तो म्हणाला की मित्रांनो आता चला आज आपण गवळणींच्या घरी जाऊन लोणी चोरून खाऊया आणि मनाची पूर्णपणे तृप्ती होईपर्यंत आज दही दूत खाऊया आपण वेळ घालवू नका लवकर चला कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही आता उशीर करू नका भगवान श्रीकृष्णाने पुढे होऊन सर्वांना वाट दाखवली आणि त्याच्या पाठीमागे सर्व गोपाळांचा थवा निघाला हा श्रीकृष्ण परमात्मा वावरत कुनास एकदम नवविधा आनंदा जो व्या दयादूधा भर लेकर डेरिया रंग चार रंग दाखो दही दूध वाटन टाकतो या दया दुधा सेवन मुकाटने करावे बोलू नये कुणी आवाज करू नये म्हणून हा खुना करतो आणि सांगतो की तुम्ही दही दुधही भरपूर घ्या तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे तृप्त झाल्यानंतर मी त्या प्रभूची मनोभावे साकरी करीन संतुष्ट झाल्यानंतर त्याच्याच सेवेमध्ये राहीन धन्यच्या गवळणी इंद्राच्या पूजनी नैवेद्य हिरोनी खातो कृष्ण क्रुष्न। अरे कृष्णा इंद्र अमर इच्छती कोणच या प्रती तुका म्हणे देव दाखवी विंदाणू नैवेद्य खाऊन हसू लागे या गोकुळामध्ये राहणाऱ्या ज्या गवळणी आहेत त्या मोठ्या धन्य आहेत त्या इंद्राच्या पूजनामध्ये दंग झाल्या असताना भगवान श्रीकृष्ण हळूच येतो आणि त्यांच्या पूजेतील नैवेद्य हिसकावून घेतो आणि तो, तो, तो लांब जाऊन खातो अरे श्रीकृष्ण त्या गवळणी इंद्राची इच्छा करतात आणि तूच आता नैवेद्य खाल्ल्यानंतर त्यांच्यावर कोण कृपा करणार रे तुकाराम महाराज म्हणतात परंतु भगवान श्री कृष्ण मोठे कौशल्य दाखवून त्यांच्यावर कृपा करतो आणि स्वतः नैवेद्य खाऊन त्यांच्याकडे हसू लागतो गोपी बाळा कैशाने इंद्र अमर राना म्याची केला इंद्र चंद्र सूर्य ब्रम्ह तिन्ही लोक माझे सकळी कमधर्म मज पासून या जीव शिव देवी देवो मीच कृष्ण तुका मनी बोले नारायण व्यर्थ मी पाशाण जन्मालो श्रीकृष्ण गोपिका मनतो कित आनी नहीं तुम्हारा कशे कश नहीं कि मी इंद्राला अमरपद जे दिल है दिल इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मा हे सर्व लोग मीच निर्माण के लिए यम धर्म यांची, निर्मिती, ही निर्मित मजापासन इतक नवे तो सर्व जीवन तीन शिवत्व सुधा मीच आ सर्व देव देव जो मीत श्रीकृष्ण आई तुकार महाराज मनता गौरणीना श्रीकृष्ण ये सर्व समझाव संगत है मी मात्र वेरस पाषाण हो जन्माला आलो है ये माला कशे बर कहत नहीं कार्या आली तुझी जाई, मागे जाले काई, एका तेका मागे केलास पुढे ही जायी बहुत नित्यो नित्य दंडो पावता, ओला खोड़ा खिड़गाढ़ी आई सा को धावेल का पारी तुझी आधी ओढ़ाड़ चलो धावी मी येतो तुझ सवीर तू का म्हणे जवू ते नाही पावली भगवान श्रीकृष्ण आपल्या एका गोपाळ मित्राला सांगत आहेत की अरे तू इंद्रिय रूपी गायी का बरे सोडून दिलेले आहेत आता तर त्यांना वळून आणण्याचे काम तुलाच करावे लागणार आहे तू आता जा मागच्या खेपेत सुद्धा तू असेच काम केले होतेस ते तुझ्या ध्यानात नाही करेल या कामामध्ये तू कुसराई जर केलीस तू फजिती पावशील फी पावशीलमागे तुझी अवस्था कठिन होता जो कर आधी ओढ़ा प्रसिद्ध वृत् कालवी तिना तू आवर बे चल जा पड़ लवकर मीपा मदतीम महाराज मनता अरे चढ रेत जो पर्यंत त्या मिळत नाही तो पर्यंत मीही तुझ्या बरोबर येत आहे काय या संतचे मानू पू मज निरंतर जागविती काय देवा याशी व्हावे उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेशो करुनिसा यासो शिकवित तू का म्हणी वचो धेनुची देवा सतान से उतराई मी कसा हो कसे फेड़ू पी मा जीव जरी वालकला तरीके थोड़े होना सतान से सहजे बोलने तेच सर्वसामान्य लोकांना हिताचा उपदेश असतो हे संत पुरुष मोठे परिश्रम घेऊन सर्वांना शिकवण करीत राहतात सर्वांना प्रबोधन करीत राहतात एखाद्या गायीच्या मनात ज्याप्रमाणे पूर्णपणे तिचे वासरूच असते त्याप्रमाणे हे सत्पुरुष मला एक सारखे चित्तामध्ये वागवून सांभाळत असतात कंठी धरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवानी का संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तू का दाखव। म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढी आपल्या वालीमध्ये ज्याने भगवान कृष्ण रूपी मनाचा अलंकार धारण केलेला आहे त्याचा प्रकाश सर्व लोकांमध्ये पसरलेला असतो वैष्णवांच्या मेळाव्यात काल्याचा प्रसाद एकमेकांना वाटूया आणि का का या कामुळे ब्रम्ह लोक आदी जे श्रेष्ठ प्रथिचे लोक आहेत त्यांनाही येथून वेळावून दाखवूया तुकाराम या जगामध्ये आम्ही भक्तच मोठे बलवान आणि प्रतापी वीर पुरुष आहोत कवळाची आुखी परब्रम्ह झाले गोरखे हात गोवणे खाय मुखे लोनचे कोण जाने तेथे कोण लाभ काती ब्रह्माधिका दुर्लभाली हमा हुंबरी पावा वाजवी छंदे मोहरी गोपाळांची फेरी हरी छंदे नाच नवते त्या घरी खावया रिघेलोनी चोरावया तुका म्हणे सवेतया आम्ही हि शोकलो गोपाळांनी केलेल्या काल्याचा घास मिळावा म्हणून प्रत्यक्ष पर गुरखने अवतार रूपाने आलिया हाथ भर तो खाऊ लगे बोटांधी सा लोनचे सुधाटा खाते अशा कृत्या घड़ो कुनास तो, तो ब्रह्मादिका ही दुर्लभ है खरे पर कृष्णा रूपाने हमामा हुआ सारखे खेल खेलू लगे है गोपा छंदा गोड अशी मुरली वाजू लागलेली ला आहे गोपाळांच्या थैऱ्यामध्ये श्रीकृष्ण आनंदाने नाचत आहेत या श्रीकृष्णास घरी खायला नव्हते काय म्हणून का ते दुसऱ्याच्या घरचे लोणी चोरायला आम्हीही त्याच्या बरोबर राहून लोणी खायला सोकावलेलो आहोत का नोबा ता आम्ही सगळे कोणाकडे जाऊन ये वा वळतीवरी येऊन येवळे गायीचे दूध काढू एकल्या एक ठोंबे मारू तू का टोकवू त्याला जे तुझा बोला मानितना। हे भगवंता तुम्ही आणि आम्ही आता असेच साथीदार होऊन राहिलेलो आहोत आता मी दुसरी रे कुठेच जाणार नाही तुझा शिदोरी भार मी आता माझा डोक है आ गई वी पाई मी तुझा वर आता यू देना नहीं पांढ़ शुभ्र गाई दूध काड़ूया ची ने मार दे तुकारा महाराज मनत जे आप बोलने प्रमाण ऐक नहीं टुक टुक कर हिणवूया बहु काली बहु काली आम्मी नाही विटो देत भात जेऊ बैसवी सांगाते बहु काळे बहुकाळे माझे तू का म्हणे नाही खूप वेळ निघून गेला आम्ही त्या श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये वावरणारे गुराखी झालेलो आहोत त्याच्या सुदुरी मधील भाताचा आम्हाला कधीच वीट येत नाही त्याच्या संगतीनेच आमी आम्ही जेवणही जेवत असतो या श्रीकृष्णानेच माझे पांघरूनही खूप काळ पर्यंत पांघरलेले होते तुकाराम महाराज म्हणतात आमचे असे या ठिकाणी काहीच नाही सर्व काही त्या प्रभूचे त्या भगवान श्रीकृष्णाचे बहु बरा बहु बरा या सांगाते मिळेचा राम जीवे साठी घेतले कान्होबाचे पाठी बरवा बरवा दिशे समागम याचा निमिशे पुढती पुढती तुका सोकला लोका। या भगवान कृष्णाची संगत अतिशय उत्तम दर्जाची आहे कारण याच्या संगतीमध्ये गाई गुरांना चाराही चांगला खायला मिळतो म्हणूनच माझ्या जीवाने या कान्होबाच्या पाठीमागे एकसारखे राहायचे असे ठरवलेले आहे याचा सहवास एक क्षणपरही जरी झाला तरी तो फारच चांगला वाटतो तुकाराम महाराज म्हणतात पुडे पुडे तर मी याच्या संगतीस च आहे सोकावलेला आहे आणि इतर लोकांनाही मी सोकावत आहे समाधानो करी ऐशी गोपाळांची सवी जाती तिकडे मागे धावी स्थिरावली गंगा पांगविली मने उगा मोहरी पावा काठी तू का म्हणे याज साठी ज्या वेळेला हुंबरीचा खेळ मानलेला असतो त्यावेळेला यमुनेच्या पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा म्हणजे आवाजावर मात करण्याचा प्रयत्न गोपाळांनी केलेला आहे त्या सर्व गोपाळांचे समाधान भगवंत श्रीकृष्णाने केलेले आहे या गोपाळांची सवय त्या श्रीहरीला फार मोठ्या प्रमाणामध्ये माहीत असल्यामुळे तो ते जिकडे जातील तिकडे जात असतो या जा गोपाळांच्या उंबरीमुळे व श्रीकृष्णाच्या मुरलीच्या स्वराने प्रत्यक्ष यमुना नदी सुद्धा स्थिर होऊन गेली ती व्हायची थांबली मग भगवंतांनी चांगलेल्या सोपक्याना गप राहण्यास सांगितले तुकाराम महाराज म्हणतात देवाने पावा मुरली काठी यांना या आपल्या भक्त गोपाळासाठीच धारण केलेले आहे वळी गाई धावे घरा मचा करी रेता तू जवळी बहुबला तानू बळी नेदी पडू उने पुरे तुका म्हणे चित्ता घेची बरे तू का म्हणे चित्ता वाटेन वाई बळण्यासाठी हा श्रीकृष्ण आमच्या घरी धावत धावत येतो व आम्हाला जवळ करण्यासाठी याच्या सारख्या एरझारात चाललेल्या असतात हा कांना फार बलवान आहे बलिष्ठ असून चांगला सुद्धा आहे तो त्याचे नाव घेताच आमच्या जवळ धावत येतो तो, तो आम्हाला काहीच कधीच उन्हे पडू देत नाही सर्व काही चांगले आहे असेच तो म्हणत राहतो तुकाराम महाराज म्हणतात तो, तो दूर असे माझ्या चित्ताला कधीच वाटत नाही म्हणती धालो धनीवरी आता न लगे शिदोरी न एक्षन आता यासी विसंबू चाल चाल रे कान्होबा खेळ मांडू राणी बैसवू गोठणी गाई जमा करुणी न लागे जावे घरा सुकलिया सज्जन सोयरा माय बाप तु आम्हा तु आता कशाचा वाटू मागे पुढे राहिली सर्व गोपाळ एकत्र जमून म्हणू लागले की आता या आमच्या प्रभूवर भगवान श्रीकृष्णावर आमच्या स्वामीवर आम्ही पूर्णपणे संतुष्ट झालेलो आहोत आम्हाला आता शिदोरीची भाकरीची गरज सुद्धा राहिलेली नाही आता या श्रीकृष्णाला क्षणभर सुद्धा सोडता कामा नाही अरे कान्होबा आता चल ना राणामध्ये जाऊन आपण चांगला खेळ मांडूया सर्व गायी एकत्र करून गोठ्यात बसवून ठेवू आता घराकडे जाणे सुद्धा नको असे वाटते आहे तुझ्या संगतीमध्ये जन्म मृत्यूच्या खेपा ही आहेत तूच आमचा सज्जन सोयरा आणि मायबाप आहेस तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संतुष्ट झालेला आहोत आता कसलीच तक्रार नाही मागची पुढची वाट पाहण्याची आता काहीच कारण शिल्लक राहिलेली नाही तुझी संगती झाली निश्चिंती नाही देखील भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर तेथे ते नवनिताचे पुर तू म्हणे आता आम्ही नव जो देवा तुझा आमाला सुख में होत, आमाला चिंता शिल रायुषा नाक्षात प्राप्त के लिए सर्व सुखा भोग आम भोगले घरपूर प्रमाण ताक है पन य कृष्णा संगतीत मात्र चांगे पूर तुकार महाराज मनता आता या श्री हरी ने आमला दूर पठवले तरी आम आता जाया बहुमारी दयालो आधार अवघे बरे। तुझे लगलो संगति आता यो का भिड़ा कान गेली पिड़ा हे hey, भगवंता आम्ही वासनेमुळे आम्ही पूर्णपणे वैतागून गेलेलो होतो तिला काही दयामया अजिबात नाही पण देवा आता तुझ्या आश्रयाने राहिलो तेव्हा मात्र सर्व काही ठिकठाक झालेलं आहे तुझ्या संगतीमध्ये राहिलो म्हणूनच हे hey, भगवंता आता मोठ्या काकृतीने आम्ही तुला विणवू शकतो तुला हवं ते मागू शकतो आणि आम्ही जे मागतो ते तू देतोस तुकाराम म्हणतात कान्होबा तुझ्या भिडेने आमच्या मागची सर्व पिढा नाहीशी झाली नाही खेळ मांडे लाई ला नाच ती वैष्णव क्रोध अभिमान केला पावटणी एक एका लागतील पायरे नाच आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी कळे काळावरे घातली शे कासळू एक एका हुनी गोपी चंदनवटी तुषा हार गा टा मृदंग घी पुष्प वृषाऊ अनुपम्य सुख सोहारी नादी लागली समाधी, मूढ़ जन नर नारी लोका पंडित ज्ञानी योगी मानु भावू, एक ची सि साधकारी वर्णाभिमान एक टी जी निर्मल चित्ते नवनी पाशा पाघर सुटती रे हो तू जय जयकार गरजत अंबरु मतले हे वैष्णव वीर रे तुका मनी सोपी केली लिए पायवाटू उतरावया भव सागर रे सर्व वैष्णवाने प्रेमभावाच्या गाहीने वाळवंटावर भजनाचा खेळ मांडलेला आणि त्या खेळामध्ये सर्व वैष्णव नाचू लागलेत त्यांनी क्रोध आणि अभिमान यांना पाय ठेवण्यासाठी पायरीप्रमाणे तुच्छ केलेले आहे आणि ते नम्र होऊन एकमेकांच्या पाया पडू लागलेत ते वैष्णव आनंद सागरातील लाटांचे शरीराला जणू हेलकावे बसल्याप्रमाणे मोठ्या उल्हासाने नाचू लागलेत आणि हरीची पवित्र नामावली गावू लागलेत कळी काळाला जिंकण्यासाठीच की काय त्यांनी कमरा बांधलेल्या होत्या याप्रमाणे ते एकापेक्षा एक असे एक शूर होते त्यांच्या अंगाला व कपाळाला गोपी चंदनाची उठी आणि गळ्यात तुळशीच्या म्हाळा व फुलांचे हार शोभत आहेत काळ मृदकांच्या निनादात हरिनामाचा सतत घोष करीत होते तेव्हा तो निरुपम सुख सोहळा पाहून इंद्राधिक देव अंतरिक्षातून पुष्पवृष्टी करू लागलेत हरिनामाच्या नादामध्ये सर्व वैष्णव लुप्त झालेले आहेत त्या वैष्णवात कोणी मूढ कोणी पंडित ज्ञानी कोणी पुरुष तर कोणी स्त्रिया कोणी योगी कोणी महानुभाव कोणी सिद्ध तर कोणी साधक होते पण त्या सर्वांना एकसारखी समाधी लागली होती सर्वांचे चित्त हरिशी एकरूप झाले होते भजन करताना देहाचा विसर पडल्यामुळे मी अमुक वर्णाचा अमुक जातीचा याचा त्यांना सहजच विसर पडला होता निराभिमान होऊन एकमेकांच्या पायांवर लोटांगण घालू लागले होते भजनाने सर्वांचे चित्त लोण्याप्रमाणे मृदू व निर्मळ झाले होते त्यांच्या भजनाचा आनंद व उत्कट प्रेम पाहून पाषाणाला देखील पाझर फुटत होता तुकाराम महाराज म्हणतात वारवंटावर हरिरामाचा जय होऊ लागला तेव्हा त्या घोषाने आकाश दुमदुमून गेले आणि आकाशात त्याचे प्रतिध्वनी उमटू लागले याप्रमाणे ते वैष्णव वीर भक्तिप्रेमाने माजले असून पायवाट केलेली धारणा आणि चांगले, चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी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 आरोग्य अंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यापासून ते ऍलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ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 मनी कोर्स चेंज युअर सेल्फ माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंगचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या